भाग सहा भाऊसाहेबांनाच हिंदुस्तानच्या मोहिमेवर धाडायचा निर्णय पक्का झाला ही मोहीम साधी नाही हे शिवधनुष्य आहे ती पेलायची ताकद माझ्या अंगी दे अशी प्रार्थना भाऊसाहेब श्री गजाननाला मनोमनी करीत होते आता सारी कामं नेटानं उरकायची होती ज्या रात्री मोहिमेचा मनसुबा नक्की झाला त्या रात्रीच भाऊसाहेब मध्यान उलटली तरी मेजावर कसले तरी आखडे बांधत बोरू झिजवत होते भल्या पहाटे त्यांना जाग आली मोहिमेची इंगळी सर्वांगाला डसली होती तापाने अंग फनफनावे तसे मोहिमेच्या निश्चयाने तयारीने त्यांचे सर्वांग फनफणत होते कसली झोप नी कसला ना खाजगीची आठवण ना पार्वतीबाईंची याद रात्री उशिरा भाऊसाहेब खाजगीकडे येत नसल्याचा निरोप पार्वतीबाईंकडे गेला कचेरीच्याच डेऱ्याची बिछायत झाली भल्या सकाळी भाऊसाहेब उठले आणि काठावरून पूर्णेत स्नासाठी उतरले सोबतीचे सेवक थंडीने गारठून गेलेले पण भाऊंच्या मनाला कोणता उबाळा संचारला होता कुणास्टाऊक ते लगबगीनं माघारा आले पूजा अर्चा आटोपून झुंजू मुंजू होतानाच कामास बसले उत्तरेत गोविंद पंत बुंदेल्यांना एक खलिता दाडायचा होता त्याचा कच्चा खरडा स्व त्यांनी तयार केला उजाडल्यावर भाऊसाहेबांच्या ध्यानी आलं आज होळीचा मुख्य दिवस हुताक्षणीची पूजा आजच आटोपायची साऱ्या लष्करावर तशी शिमग्याची चवकळा पसरली होती दरसालच्या रंगाडंगाला फाटा द्यायचा निर्णय आधीच झाला होता दत्ताजींच्या मृत्यूने सारे व्याकुळ झालेले कसली होळी आणि कसली पोळी याआधी मराठी मोहिमेवर असले तरी लशकरात होळीच्या पोळीचा बेत हमकास व्हायचा पण यावर्षी गोडदोड करणार कोण आणि खाणारदेखील कोण शास्त्री पंडितांच्या आदेशानं फक्त मुख्य होळीसाठी पाच पोळ्यांचा नैवेद्य करायचं ठरलं होतं सकाळी दहाच्या सुमारास खाशा डेऱ्यापुढं खांडे आणि शेनी गोळा झाल्या होळी रचायचं काम सुरू झालं सेवकांनी मध्ये एरंडाचं झाड धरलं भोवती शेनी रचल्या जेरेशास्त्रींनी नैवेद्याचं ताट नाना नानासाहेबांच्या हाती दिलं होळीची पूजा झाली होळी पेटवायचा मान हा गावच्या पाटलाचाच लशकरात अनेक वर्षे शिंदे पाटलांनी होळी पेटवायची हा रिवाज दत्ताजींचा धाकटा बंधू महादजी पुढे आला तशा साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या दत्ताजींची याद यायला कोणालाच वेळ लागला नाही महाजींनी पेटवला आणि उलटी मूट करून ठो ठो थो बोंब ठोकली महाजीला भडबडून आलं त्यानं मोठ्यानं सूर धरला मदेश तो ढसाढसा रडायचा आणि बोम बोम करायचा सोबत सारे मराठी सरदार राऊतशिपाई बोम बोम करू लागले साऱ्यांच्या डोळ्यांतून उष्ण पाण्याचे थेंब पाझरले महाजी मोठ्यानं ओरडला अरे दत्ताजी दादा कुणा आटिंग्या रानात काळानं तुझ्यावर झडप घातली दादा कसा सोडून गेलास रे आम्हाला मोठी होळी पेटवून सारे आपापल्या रावट्यांकडे परतले मग प्रत्येकाची वेगवेगळी होळी पेटू लागली शंख दोन्ही कोडून येऊ लागला साऱ्या छावणीभर धूर माजला घोडी उंट ठिस्करू लागले भाऊसाहेब तसेच कचेरीच्या डेऱ्यात गेले कितीतरी कामं उरकायची होती त्यांच्यासोबत बळवंतराव मेहंदळे नाना पुरंदरे हरिशिवराम खाजगीवाले महिपतराव चिटणीस अशी अनुभवी माणसं कारभारासाठी दिली जाणार होती कोणाचाही अजून पत्ता नव्हता प्रत्येकाची वेगळी होळी आटोपता आटोपता यायला उशीर होणार होता भाऊसाहेब बैचेन झाले मनाशी पुटपुटले आमची होळी आधीच पेटली आहे आता त्यात साजरं करण्यासारखं काय बाकी आहे भाऊसाहेब चिंतेत असतानाच सेवकानं विश्वासराव आल्याची वरदी दिली विश्वासराव डेऱ्यात आले भाऊसाहेब ऐन सत्रातील विश्वासरावांची मूर्ती पाहतच राहिले उंच सडक गोरेपान विश्वासराव दिसायला बाजिंदे होते त्यांच्या काळ्याभोर आकर्षक डोळ्यात नारीच चमक होती ओठ तर गुलाबाच्या पाकळ्यात दुमडून ठेवल्यासारखी निमुळती हनुवटी आणि धारदार नाक ओठावर आताची फुटणारी मिसुरडाची बारीक लव दिसून दिसल्यासारखी सारी मराठी शाही म्हणते ते खरंच बायकात देखणी मस्तानी आणि पुरुषात विश्वासराव हे राजबिंड रुपडं प्रदर्शनात ठेवलं तर मूर्ती आहे की व्यक्ती आहे असा पाहणाऱ्याला संभ्रम पडावा त्यांचा पोशाखही अडदार त्यांनी कोणताही पेहराव केला तरी त्यांच्या रूपाच्या जर्तारी किनारीने पोशाकाची किंमत वाढावी अशा पेशवे पुत्राला आपण या वयात कसा आणि कुठे मोहिमेवर न्यायचा असा प्रश्न भाऊसाहेबांना पडला काकासाहेब असे रोखून काय वागतात भाऊसाहेब दचकले भानावर येऊन म्हणाले या राव बसावे आमचे विश्वासराव पाहूनच शत्रू जाया होणार नाही ना असा सवाल आम्हाला पडला होता बोला मोहिमेबाबत काय काय मनसुबे आहेत आपल्या डोक्यात खाका साहेब आपल्या सारखा समर्थ गुरु आमच्या सोबत असताना आपल्या हुकुमांची तालीमी करायची बस विश्वासराव त्या नजीबाची आणि अब्दलीची एवढी तयारी झाली आहे की ही मामूली लढाई नसून ते एक प्रचंड युद्ध असणार आहे त्या युद्धाचा रंग भलाई असेल आणि बुराही त्यात तुम्हाला पेशव्यांचा पुत्र म्हणून नव्हे तर एक खंदा मराठी शिपाई म्हणून झुंजासाठी खडं राहायचं आहे आपल्या कुलाशिलाचं आणि मराठी दौलतीचं नाव उज्ज्वल करायचं आहे काकासाहेब आपल्यासारख्या पंचतंत्री मुत्सद्याच्या समर्थ मार्गदर्शनानं आम्ही ही मोहीम नक्कीच फत्ते करू निदान प्रसंगी पेशव्यांचा पुत्र म्हणून नव्हे तर सामान्य राऊत बनून युद्ध बनव्यात लोखंडासारखे वितळून जाऊ विश्वासराव नेटानं तयारी करून ज्येष्ठापर्यंत आपल्या फौजा अब्दालीला जाऊन भिडल्या पाहिजेत ज्येष्ठाला उगे तीन महिने बाकी आहेत शिवाय दादांशी खर्चाच्या मुद्द्यावरून आपण मागी हुज्जत घातली आता दिल्या शब्दांनिशी मोहिमेचा खर्च बाहेरच्या बाहेर काढायला हवा जशी आपले आज्ञा काकासाहेब विश्वासराव बोलले वर्दीची वाटणं बघता पुरंदरे महिपतराव चिटणीस हरिराम खाजगीवाले असे एकापाठोपाठ एक कारभारी कचेरीच्या डेऱ्यात आले उशीर झाल्यानं भाऊसाहेब घुश्यात असणार हा त्यांचा कयास त्यामुळे त्यांनी भाऊंच्या नजरेस नजर न देता कागदपत्रात नाक खुपसलं भाऊसाहेब पुरंदरांना बोलले अहो नाना या बोरू बहादुरीनं आमच्या सेनापतीपदामध्ये बरीच वैगुण्य येणार असं दिसतंय समजलो नाही भाऊसाहेब बाद तर आहे हो याआधी उत्तर हिंदुस्थानी मराठी मामलतदार तालुकदारांना आम्ही हिशोबासाठी पायक्यासाठी धारेवर धरलं होतं सुलतानासारखी हवेली दिल्लीत उभारणाऱ्या आपल्या हिंगणे बंधूंना कसे काय फोडले ते उभ्या दौलतीला ठाऊक आहे तीच गत अंताजी मानकेश्वरांची नारो शंकरांची आणि पंत बुंदेल्यांचीही ज्याला हिसाबखिताब सांभाळायचे त्याला पै पई आणि पैशावर बोट ठेवावं सेनापतीला एक वेळ उदारभाव दाखवता येईल पण कारभार्यांनी ढिलाई दाखवली तर दौलतीचं दिवाळं निघतं कारभारीपणा कठोरपणे बजावल्यानं मी प्रसंगी काहीक का जणांना झोंबलो होतो अगदी मल्हारबाबाही यातून सुटले नाहीत आता सेनापती पदाच्या भूमिकेतून त्या साऱ्यांना एके जागी बांधणं मोठं जिकरीचं झालं आहे आत्ताच या आठवणी येण्याचं कारण नाना म्हणाले हेच आता पहिला तातडीचा खलिता पंत बुंदेल्यांना धाडायचा आहे मैपतराव चिटणीस खलिता लिहायला बसले भाऊसाहेबांनी कच्चा खरडा एकदा नजरेखालून घातला ते स्वतः पत्राचा मजकूर सांगू लागले आपण बुंदेलखांड आहात मराठी दौलतीचा झेंडा फडकवणारे मुरब्बी तालुकदार आहात वेळेवर सरकारात भरणा करणारा चोख हिशोबाचा मामलतदार म्हणून दौलत तुमच्याकडेच अंगुली निर्देश करते आत्ताच्या मोहिमेतही आपण सिंहाचा वाटा उचलायचा आहे विद्यापार भरवशाचा मराठी माणूस तुमच्या विनादुजा दिसत नाही अयोध्यावासी सुजाउद्दौलाच्या हालचालीवर बारीक नजर असू द्यावी शिंदे होळकर आदी सरदारांना आपण मदत करावी सुजा उद्धवला पूर्व उपकार स्मरुन आमचली उत्तम आम्मी दिल्ली में बादशाही जुंजतो आहोत सुजा ने ही आमकाच पक्ष धरावा जरूर तो यत्न करावा का ही तरी अब्दाली नड़ हिंदुस्थानी ऋतु नए सर्वथ अयोग्य भाब थोड़ा वेल थबकले बोल हाँ पूरे गया आम्मी मलव्यात ये तो वीस लाख तजवीज थेवा गेल्या दोन सालातले हिशोबाचे तुमचे खरडेही तयार असू द्या दपकत दपकत महिपतरावांनी वरील मजकूर लीला। न राहून भाऊसाहेब म्हणाले मलाही जाणीव आहे अशा वेळी पैशासाठी लकडा लावायला नको हिशोबाचा रुक्ष प्रांत ढुंडाळायलाही नको पण करायचं काय मोहिमेवर जायचं तर दानावैरण हवी त्यासाठी पैका आणि पैक्यासाठी पर्यायशिस्तही हवीच हे काम थोडं कठोर आहे पण आता त्याला इलाज नाही खलिताचा शेवट करताना उत्तर हिंदुस्थानातली बातमी खडानखडा कळवत जा येणाऱ्या बातम्या तपशीलवार आणि जल्दीनं याव्या हेही पंतांना कळवायला भाऊसाहेब अजिबात विसरले नाहीत आणखी महत्त्वाचे आठदा खलिते लिहून झाले भाऊंनी खलित्यातून डोकं वर विश्वासराव म्हणाले काकासाहेब सुजाच्या पित्याची सभ्दरजंगाची अयोध्या टिकावी म्हणून आपल्या शिंदे ओळकरांनी फार यत्न केले त्याची याद ठेवून सुजा आपल्याच पक्षाला मिळायला हवा रावसाहेब आपला विचार अगदी सोहळा आणि आहे बघा सुजा उद्धवला आणि त्याचा अयोध्या प्रांत म्हणजे एक प्रचंड सामर्थ्य आहे गंगेकाठचा भरमसाठ शेतसारा अयोध्येची साधनसामग्री आणि अनुपगिरी उमरावगिरी गोसाव्यांसारखे खंदे सरदार या त्याच्या बळकटीच्या बाजू आहेत उद्या अब्दालीची आणि आमची झुंज जेव्हा केव्हा होईल तेव्हा कुणाच्या पाठीशी सुजा असेल व नसेल फार मोलाचं आहे त्याचा असण्या नसण्याने युद्धाचं पारडंसुद्धा फिरू शकतं तर मग हर प्रयत्नानं सुजाला आपल्या पक्षास वळवायला हवा त्याचसाठी आमचे इतके प्रयत्न जारी आहेत कचेरीच्या डेऱ्यात कामाची धामधूम उसळली होती कागद दस्ताऐवज बघण्यात भाऊ मग्न होते इतक्यात डेऱ्याबाहेर पाचशे सहाशे राऊतांनी कोंडाळं केला आहे अशी वार्ता घेऊन भालदारात आला कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या जमावाला भाऊंची भेट हवी होती शेवटी भाऊसाहेब डेऱ्या बाहेर आले तसा गलबाला शांत झाला बोला सज्जन हो काय हवा आहे भाऊसाहेब आमचा कित्येक जणांचा वरिषराचा रोजमुरा मिळाला नाही आम्ही लढायचं कसं नुसत्या पराक्रमाच्या कथा गोष्टींनी पोट भरत नाही हो पाच सहा जण एकदम ओरडले भाऊसाहेब सिंदखेडची लढाई होऊन किती मास झाले हंगाखालची घोडी नेलीत तुम्ही आम्ही बिनघोड्याचं किती दिस फिरायचं या दारुण स्थितीत आता आम्हाला कुठे नेत आहात तुम्ही घोड्यांसाठी भत्ता द्या जीन भत्ता द्या आम्ही मोहिमेवर येणार नाही हजी बात येणार नाही खबरदार उलड माजवलीत तर भाऊसाहेब खडाडले या सगळ्या गोष्टी काय मला माहित नाहीत का पण बेशिस्तीनं काही साधणार नाही जंगासाठी सर्वांना बाहेर पडावंच लागेल सैन्याची दुःख मला माहिती आहेत पण सध्या एक छदामय कोणाला मिळणार नाही या हालपेष्टांतून तुम्हाला मार्ग काढावा लागेल आम्ही तुम्हाला वचन देतो येत्या पंधरवाड्यात मोहिमेवर असतानाच आम्ही तुमच्या थकबाक्या आणि हिशोबाचा आधी मेळ घालू ज्याला घोडा नाही त्याला घोडा मिळेल रोजमुरा मिळेल पण थोडं सबुरीनं घ्या दौलतीवर दोन कोटींच्या वर रीण आहे लक्षात असू द्या आपण समजुतीनं घेतलं तर ती टिकेल नाहीतर ती फुटेल भाऊसाहेबांच्या शब्दांनी शिपायांना धीर आला ते निघून गेले कचेरीच्या डेऱ्यात दोन्ही दफ्तर वेगळी करायचं काम चालू होतंच शिवाय भाऊसाहेब विश्वासराव शमशेर बहादर नाना पुरंदरे आणि बळवंतराव गणपतराव यांचा सुसज्ज लष्कराबद्दल खल चालला होता आघाडी पिछाडीस पथकं कोणाची ठेवावी कुणाचा नगारा आणि छबिन्याचं काय ढालेपाशी निशानकाठी कोणी धरावी दारुगोळ्याची व्यवस्था कशी ताबडतोब अहमदनगरच्या किल्लेदाराला खलिताना हुकूम सोडला गारधोंडे दारुगोळा शिसे रजमाचे बंद यांची त्वरित व्यवस्था करा पाठोपाठ नगराकडे दारूसाठी पाचशे बैलही रवाना झाले सरदारांना एकांड्यांना शिलेदारांना आपापल्या घोड्यांची ओझ्याच्या गाडवांच्या खेजराची मोजदाद करायचे फरमान निघाले चांगले जिन्नस तेवढे बरोबर घ्या बाकीचे इथेच राहू द्या भाऊसाहेबांनी कहीच्या मुख्याला बोलावून घेतला एकदा बुराणपूर पार लष्कर गेलं की पेंढाऱ्यांकडून त्या त्या मुलखात दारा वैरणीचा पुरवठा एकसारखा कसा राहील यावर भाऊसाहेबांनी त्याच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली तिन्ही सांज झाली तरी भाऊसाहेब जागेवरून हल्ले नव्हते मोहिमेच्या तयारीतून डोके वर काढायला क्षणाची उसंत नव्हती त्यांना एकाएकी भाऊसाहेब उठले आणि पुरंदरांना म्हणाले नाना दमाजी गायकवाडांकडे जलदी नसेवक दादा आम्ही स्वतः त्यांच्याकडे यायला निघालो आहोत म्हणून निरोप द्या त्यांना भाऊसाहेब आपण स्वतः आणि गायकवाडांकडे त्याऐवजी त्यांनाच इकडे बोलवता येईल की नको आमलाच त डेरकड़े जाएक उड़ाक गायकवाड़े धावत गुड़ सजले उमदी घोड़ी कचेरी ऐर हजर भाउसाहब व विश्वासराव स्वार पूर्ण काटी पसरले आव्वाच सव्वा लश्कर हा, हा मनता पसरली जेव सम दोन खते शिपाई भराभर मुजरे करीत होते डेर्यातली मंडळी बाहेर येऊन लवून मुजरा करीत होती लवकरच मोठ्या मोहिमेसाठी कुछ होणाऱ्या चुलत्या पुतण्यांना सारे हर्षभरित नजरेनं निर्खित होते दोघांच्याही मुद्रेवर आगळं तेज विल्सत होत भाऊसाहेब गायकवाडांकडे कशासाठी चालले आहेत याचा अंदाज नाना पुरंदरांसह सा कोणाचाही बांधता ये मात्र या आधीची गायकवाड आणि पेशव्यांतील कटुता साऱ्यांच्या माहितीची होती दाभाडे आणि गायकवाडांकडे त्या गुजरातचा प्रांत होता त्याची मागणी पेशवे करू लागले दाभाडे तळेगावकर तर गायकवाड दावडीकर दोघांचा सलोक्याचा कारभार होता उमाबाई दाभाडे यांनी दहा सालांपूर्वी पेशव्यांना निम्मा गुजरास देण्यास कडवा विरोध केला त्यावेळी पेशवाई विरोधी करवीरवासी ताराबाईने जुन्या सरदारांची जुळवाजुळव सुरू केली दमाजी गायकवाड ताराबाईंच्या पक्षाला मिळाला छत्रपतींची सत्ता पेशवे गाजवतात या भावनेने जुने सरदार पेशव्यांविरोधी होते उमाबाई दाभाडे ब्राह्मणांनी राज्य बळकावले ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी कसे काय बघता असा सवाल मराठा सरदारांना करीत होते तेव्हा पेशवे पुण्याबाहेर कर्नाटकाच्या मोहिमेवर होते दमाजीचे सैन्य पुण्याच्या दिशेने वाट चालू लागले आणि पुण्यात अक्षरशः हाहाकार माजला त्रिंबक मामा पेठ्यांनी राधाबाई काशीबाई आणि खजिन्यासह सिंहगडचा आसरा घेतला पण गायकवाड पुण्यावर चालून येता जेजुरीकडून साताऱ्याकडे रवाना झाले कृष्णाकाठी वडूथावर दमाजींची आणि शाहूंच्या इतर मराठा सरदारांची गाठ पडली भयंकर मोठी लढाई झाली गायकवाड पिता पुत्रांना विठ्ठल शिवदेवाने कैद करून लोहगडावर ठेवले पेशवे कर्नाटकावरून आले स्नेह जोडण्याचा कसोशीचा प्रयत्न झाला नानासाहेबांनी निम्मा गुजरात दमाजींना करार करून दिला त्यांना सेनाखास खेलीचे पद आणि वस्त्रे देऊन गुजरातेत सन्मानाने पाठवले पाहिजे तेव्हा पेशव्यांकडे गायकवाडांची दहा हजार फौज येईल असा करार झाला दमाजी जसा शूर तसाच रगेल आणि जिद्दी होता पेशव्यांनी दिलजमाईचे खूप यत्न केले सलोखा झाला पण स्नेहवृद्धिंगत झाला नव्हता वडूथावर अभय देऊनही आपला गोट लुटून अपमानकारक कैद झाल्याचा सल त्याच्या काळजात नेहमी टोचत होता आपल्या कायमच्या निषेधाचं द्योतक म्हणून दमाजी नाना नानासाहेबांना आणि भाऊसाहेबांना नेहमी डाव्या आतानेच मुजरा करीत असे या अशा मस्त सरदाराकडे भाऊसाहेबांनी दस्तूर खुद्द जाण्या इतके काय काम काढले आहे याचा कोणाचाही उलगडा होत नव्हता स्वत भाऊसाहेब आपल्या डेऱ्याकडे येत हे समजल्यावर गायकवाडांकडे धांदल उडाली दमाजी गायकवाड भाऊसाहेबांना सामोरे आले यावं भाऊसाहेब यावं स्वतः घाईनं येणं कसं केलं पेसवेंदेन गायकवाड़े अजु थोड़ी फट है अस तुम्हाला आमलाच नवेतर तो रैतेला जान होता चार पाउला ती सांता आली तो पाव मटल बहुत खूब भाब दादाजी जिन, दमाजीं दाद दिली फक्त दमाजी आऊसाहब बैठकी बसले भाऊसाहबान सर्वंगा मोहिमच भिंल्लीषयाव भाउसाहब बरेज बोल शेवटी भासले तर अशा परिस्थितीत तुमच्या आमच्यात काही अंतर राहणं गैर आहे काही हेवेदावे असतील ते इथेच पुर्णार्पण करू आणि एक दिलानं मोहिमेवर जाऊ भाऊसाहेब दौलतीच्या सेवेत गायकवाडांनी कधी उणेपणा दाखवला नाही पण त्या कटू आठवणी अजून आठवता तेव्हा तुम्ही सारे कर्नाटकावर होता आम्ही पुण्यावर कूच करतो आहोत या होलीनेच एवढी घबराट होती की खुद्द बाजीरावांच्या पत्नीला आणि मातेला सिंहगाडाचा आसरा घ्यावा लागला तेव्हा गायकवाडांच्या मनात काही काळभेरं असतं तर आम्ही खूप काही वेगळं करू शकत होतो निदान पुण्याचे अब्रू चार सहा महिन्यांसाठी तरी घालवता आली असती पण पुण्याकडे आम्ही डोळे झाग करून सरळ पुढे रवाना झालो तेव्हा झुंज जरूर झाली पण आपल्या वतीनं आम्हाला अभय मिळाला म्हणून आम्ही वेनेकाठी राहिलो पुढच्या गोष्टी शांततेत करायचं ठरलं होतं तरीही आपल्याकडून दीड दमडीचे सरदार आले आम्ही स्नान करीत असताना आमचा गोट लुटायला त्यांनी प्रारंभ केला आम्ही वचनाला जागलो पण तुमच्या लोकांनी जो आता ताईपणा हरामी दाखवली ती अजून आठवली तरी मन माझं बेदुंद होतं ती मर्दाची रीत नव्हती हो भाऊसाहेब धमाजीला भाऊसाहेबांनी पूर्ण बोलू दिलं थोड़ा वेळानं ते म्हणाले त्या कडू प्रसंगाशी आमचा प्रत्यक्ष संबंध नव्हता होता असं वाटत असेल तर आम्ही आजही त्याबद्दल क्षमा चाहतो पण धमाजीराव या आपापसातल्या हेव्या दाव्यांना मूट देऊया आज प्रसंग मोठा बाका आहे आता उद्भवणारा जंग हा हिंदु हिंदू मुसलमान यांच्यातल्या नसून या संघर्षाचं रूप आम हिंदुस्थानी आणि परकीय घुसखोर असा आहे हा जंग ना ब्राह्मणांचा ना मराठ्यांचा ना मुस्लिमांचा ना दुजा कोण्या जातीचा आहे ही जोखीम उभ्या महाराष्ट्र देशाची आहे दिल्लीच्या पातशाहीच्या बचावाला सारा महाराष्ट्र धाव घेणार आहे उभा महाराष्ट्र रण मैदानावर ठाकून परकीय शत्रूला आडवा करणार आहे तमाजीराव केवळ याच्यासाठी आपण एक दिला न एक मना न कडवा जंग करायचा आहे अजून गुजरातीतील महालाबाबत आपल्या काही मागण्या आहेत त्या मला ठाऊक आहेत मोहिमेवरून परत आल्यावर तुमचा गुंता आम्ही पुरा सोडवू चिंतानं बाळगावी मात्र आता एक दिलानं आगीत उडी घ्यायची सिद्धता ठेवावी बराच उशीर वाटाघाटी बातचीत चालली भाऊसाहेब डेऱ्याबाहेर पडताना दोघांनी एकमेकांना घट्ट आलिंगन दिलं भाऊसाहेबांना निरोप देण्यासाठी दमाजी चार पावडे पावले पुढे आला झाल्या वाटा घाटीने दमाजींची मुद्रा प्रफुल्लीत दिसत होती एक आगळ तेज आणि दमाजींनी भाऊसाहेबांना निरोपाचा मुजरा केला तो आज उजव्या हातानं रोजा चार रोजात भाऊसाहेबांना हिंदुस्थानच्या मोहिमेवर निघायचे होते दोन्ही फौजा वेगळ्या करायच्या होत्या या कामाधामात ते रात्रीचा दिवस करीत होते मसलतीच्या डेऱ्यातच त्यांची दिली होती त्याच डेऱ्यात खाने, पिणे आणि झोपणे पेशवाईचं कारभार आता सकाराम बापूच्या हवाली करायचं होतं त्यासाठी हिसाब किताबाची कामे भाऊसाहेब नेटान उरकित होते एकूण ताळबंदात आण आन्या दोन आणण्यांचा फरक राहिला तरी त्याकडे दुर्लक्ष करणं हा भाऊंचा अजिबात स्वभाव नव्हता हिसाब हा चोख असायलाच काल रात्री ही मध्यान उलटली तरी भाऊसाहेब कामात व्यग्रच होते कालही खाजगीकडे जायला फुरसत मिळाली नाही आज पहाटे पहिल्या कोंबड्यालाच त्यांना जाग आली सकाळी उठावे आणि हजार दीड हजार सूर्यनमस्कार घालावेत हा था त्यांचा शिरस्ता पण आज शे दोनशे झाले असतील व नसतील भाऊंचं कशातच लक्ष नव्हतं उत्तरेतल्या पेचा डाव पेचांचे आखाडे डोक्यात उलटे सुलटे फिरत होते सेवकांसोबत पहाटेच ते पूर्णेच्या पात्रात उतरले सचईला स्नान उरकून पुर्णे यश देग अशी त्यांनी प्रार्थना केली स्नान स्नानसंध्या आटोपल्यावर लागलीच कामाला प्रारंभ केला दिवस उजाडला बळवंतराव गणपतराव मेहंदळे लगबगीनं आले भाऊसाहेबांची समाधी भंग होऊ नये म्हणून डेऱ्या बाहेरच थांबले पाठोपाठ शमशेर बहादर महिपतराव चिटणीस त्र्यंबक सदाशिव तथा नाना खाजगीवाले ही भाऊसाहेबांची जीवाभावाची मंडळी गोळा झाली बाहेर बरीच वर्दळ वाढल्यानं भाऊंच्या ध्यानात आलं त्यांनी सेवकाला खून केली तशी बाहेरील मंडळी आत आली नमस्कार चमत्कार झाले बळवंतराव गणपत विरासन घालता घालता बोलले भाऊसाहेब आपल्या झोपेचे पार खोबरे झालेले वाटते अजून खरी सोप ओढायची आहे भाऊसाहेब हसून म्हणाले पाठोपाठ सोळा सतरा वर्षांचा एक गोरागोमटा मुलगा आत आला एकदम तुरकाठी बांधा शहा मुगासारखी उंचमान नाक लांब सडक तब्येत तोळा मासाळासारखी आविर्भाव म्हणजे पाप्याचं पित्रच हे बळवंतराव गणपतरावांच्या बहिणीचे रखाबा रखमाबाईंचे चिरंजीव जनार्दन भानू म्हणून पेशव्यांचे फडणीस होते त्यांचा हा मुलगा जनार्दन पंत दादासाहेबांच्या उत्तरस्वारीत एकाएकी पोटशूळाचा विकार झाल्यानं इहलोक सोडून गेले बळवंतराव गणपतराव हे भाऊसाहेबांचे समवयस्क आणि बालमित्रही सावनूरच्या पराक्रमापासून त्यांचेही दरबारात वजन वाढले त्यांचेच भाचे आणि पेशव्यांचे आप्त म्हणून भाऊसाहेबांची जनार्दन पंतांच्या चिरंजीवांवर बाळाजी तथा नानावर मर्जी होती तीर्थरूपांनंतर नानालाच फडणीशीची वस्त्रे प्राप्त झाली होती नाना फडणीस पोरस्वदा दिसले तरी तल्लग बुद्धीचे होते हिसाब किताब समज आणि उरकही त्यांचा खूप चांगला होता त्यामुळे भाऊसाहेब बऱ्याच वेळा बंद नानांच्या हवाली करीत असतात आताही नाना एक एक कागद नजरेखाली घालता घालता सर्वांकडे मोठ्या डोळ्यांनी चोरटा दृष्टिक्षेप टाकत होते महिपतराव चिटणीसांनी विचारलं भाऊसाहेब मोहिमेनं आता कोणत्या मुहूर्तावर कुचवावं तीच चिंता ग्रासून राहिली आहे बघा भाऊसाहेब म्हणाले आमच्या आयुष्यातील ही मोहिम अत्यंत महत्वाची कुचासाठी चांगला मुहूर्त हवा पण सापडता सापडत नाही लष्करात जेरे शास्त्री पुनाळकर जोशीबुआ भार्गव पंडितांसारखे एका चढ एक दुडाचार्य असताना मुहूर्त कसा सापडत नाही खाजगीवाले विचारू लागले इतर शास्त्री पंडितांच्या नादी लागण्याऐवजी पाटनकर गोविंद दीक्षितांनाच का विचारत नाही भाऊसाहेब उदगीर मोहिमेचा मुहूर्त तर त्यांनीच सांगितला होता ना त्या मोहिमेत आपली फत्ते झाली मुहूर्ताने काम साधलं म्हणून तर पेशव्यांनी पाच उत्पन्नाचा गाव इनाम इनाम म्हणून घेतला असा तपस्वी आपणाकडे असताना इतरांच्या नादी काय लागतात मेहंदळे बोलले खरं आहे बळवंतराव तुमचं आमचाही भरोसा पाटणकरांवर आहेच कालच दीक्षितांनी आमच्याशी मसलत केली आमची पत्रिकाही ते आत्ता घेऊन गेले आहेत बहुतांशी कुचासाठी शिवालिखिताचा मुहूर्त चांगला ठरेल नाहीतर या मासात शुभ दिन फार कमी आहेत मुहूर्तासाठी एक दोन मास थांबावे लागेल असे पाटणकर सांगत होते भाऊसाहेब बोलले एक दोन महिन्यानं असा कितीचा फरक पडेल पण चांगला मुहूर्त शुभ घटिका बघूनच पावले बाहेर टाकलेली बरी महिपतराव चिटणीस बोलले शुभ घटिका पाहायलाच हवी पण सारासार विवेकबुद्धीही ध्यानी घ्यायला हवी भाऊसाहेब गंभीरपणे म्हणाले एक मास उशीर होऊन परवडणार नाही तो दुराणी काळ राहू आणि नजीबाबादचा चांडाळ सारा हिंदुस्तान ग्रासून टाकतील तूर्त पाटणकर सांगतात तो शिवलिखिताचा मूर्तच बरा मानलेला हा मुहूर्त अगदीच काही वाइट नाही मध्येच नाना फडणीसांनी नाक खोपसले पाटनकर म्हणजे सामान्य ज्योतिषी नव्हे त्यांची वर्षफल मी पाहिली आहेत बळवंतराव आपले भाचे चांगले ज्योतिषी दिसतात भाऊसाहेब म्हणाले सारे नानांकडे पाहून हसू लागले भाऊसाहेबांनी लष्कराच्या तयारीचा विषय काढला किती फौज असावी दाना वैरणीचं काय सरदार किती नि लष्कर किती दारू गोळ्याचं गारांचं काय तोफा फिरंगी कागदांची रजमे कमी पडत आहेत त्याची व्यवस्था काय अधिक दारू आणि शिश्याची तजवीज कशी करावी लष्कराच्या नाना अंगावर चर्चा सुरू होती मसलतीत इब्राहिम खान गार्दींची कमी होती लष्कर आणि लष्करी साहित्याचा गाडा व्यासंग असणारे इब्राहिम खान मसलतीत हजर हवेतच म्हणून त्यांना त्वरेनं बोलवण्याचा हुकुम भाऊसाहेबांनी सोडला भाऊसाहेब विचारू लागले नबाबसाहेब इतका उशीर काय करत असतील बरे त्यांची कवायत चालली असणार बळवंतराव हसून म्हणाले कुणी काहीही म्हण हे गार्दी त्या फिरंग्यांसारखे शिस्तबद्ध दिसतात रोज सकाळी मैदानावर कवायत करायची अंगमेहनतीची कसरत करायची आपली जशी स्नानसंध्या तशी त्यांची कवायत आम्ही मराठे <laughs> पावसाळ्यात चार महिने चैन करून सणासुदीचं चापून काऊन मस्त सुस्त होऊन दसऱ्यालाच बाहेर पडतो मधल्या काळात लष्करी बाणा विसरूनच जातो मग पण हे गार्दी सदान कदा आपले कवायातीला खडेच नव्या दुनियेबरोबर आपणही बदल केला पाहिजे गारद्यांचा फ्रेंच पलटणींचा मारा आणि त्यांच्या कवायती कंपूचं सामर्थ्य आम्ही गेल्या दहा वर्षांपासून जाणून आहोत भाऊसाहेब म्हणाले दहा मागे आम्ही आणि खुद्द पेशवे निजामाच्या रोखे अहमदनगराकडे चाललो होतो कळस खेड वडगाव रोखे आम्ही कुकडी पार झालो त्याआधी निजामाच्या आसऱ्यास फ्रेंच सेनानी बुसी याचा कवायती कंपू असल्याचा ऐकिवत होतं बुसीच्या हाताखाली असलेल्या इब्राहिम गार्दीचं नावही आम्ही ऐकून होतो, होतो। कुकडी पार केली त्या दिवशी पौर्णिमा होती ग्रहयोगाची पर्वणीही चांगली लाभणार होती रात्री चंद्रग्रहणावेळी आम्ही तीर्थरोप नानासाहेब आणि इतर सरदार मंगलस्नानास कुकडीत उतरलो सोन्याची भांडी पुजेची सामग्री सोबतच होती इतक्यात पुण्याकडे कूच करणाऱ्या बुसीच्या तुकडीला आम्ही सापडलो एकाएकी त्यांनी अंगावर दारुगाळ्या दारुगोळ्याचा खूप भडीमार केला फिरंगी यंत्र आग लागली आम्हा सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली कित्येक माणसे जायबंदी झाली पाच पंचवीस जागी आगी तोंडी भस्म झाली पेशव्यांनी नेसूच्या धोत्रांनिशी पाण्यावरून काठावरून धाव घेतली आम्ही दोघेही बिन जिनाच्या उघड्या पाठीच्या घोड्यावर कसेबसे स्वार झालो आणि बाजूच्या रानात मुझफ्फर खानाला आणि इब्राहिम खानाला कसा बसा गुंगारा देऊन बाहेर पडलो त्या रात्री जीवानीशी वाचलो बघा सकाळी पाहतो तर शेकडो घोडी माणसं धिरडी बाजून काढावी तशी हुरपळून निघालेली फ्रेंच यंत्राचा प्रभाव माझ्या मनावर तिथेच पडला या पुढचा काळ भाल्या बाणांचा नाही तर बंदुकीचा आधुनिक तोपांचा आहे हे आम्ही तिथंच ताडलं आणि असे कवायती कंपू फ्रेंच यंत्र पदरी बाळगायचा आम्ही निर्धार केला पेशवे सरकारांनी मुंबईच्या इंग्रज गवेरला खलिता धाडून नव्या तोपगोळ्यांची माहिती असलेले चार फिरंगी तज्ज्ञ मागविले होते असे ऐकतो काय झालं त्याचं भाऊसाहेब शमशेर बहादरने विचारलं होय पेशव्यांनी तसे यत्न करून खूप पाहिले पण फिरंग्यांनी ताकास्तूर लागू दिला नाही आपल्या मुलखाचा लचका कसा तोडायचा याचं तंत्र हाच त्यांचा मंत्र ते आम्हाला देतील तरी कसे एवढेच नाही तर खुद्द फ्रेंच सेनानी भूसेलाही आमच्या पदरी ठेवावा असा यत्नही आम्ही केला त्यातही अपयश आलं म्हणून तर आम्ही मुझफ्फर खान स्वीकारला भाऊसाहेब म्हणाले पण मुझफ्फरला पदरी ठेवू नये असा आपणच आग्रह धरला होता ना भाऊसाहेब नाना पुरंदरे बोलले होय पहिल्या क्षणापासून आम्हाला तो बेभरवशाचा वाटला एखादा एखाद्या चौचालबाईने दिवसातून चार लुगडी बदलावीत तसा दिवसातून चार धनी बदलणारा तो मुजफ्फर खान ज्याने त्याला हा फिरंगी कलेचा मंत्र दिला त्या बुसीला छाटून मारण्याचाही त्यानं कट रचला अशा नमक ठेवू नका म्हणून आम्ही पेशव्यांना सांगितलं पण आम्हा मराठ्यांना माणसं चोळखता येत नाही पुन्हा तेच ते पालुपत शरण आलेल्यांना मरण चिंतू नये आमचा विरोध असतानाही त्याची नेमणूक झाली काही महिने झाले आणि अईन मोहिमेत आम्हाला दगा देऊन तो सवनूर काढण कधी गेला हो तिथेही काही महिन्यातच दगाधोका केला आणि पुन्हा दयाचना करीत आमच्याच दरबारी उभा राहिला आम्ही कठोर विरोध केला पुन्हा त्याच्यावर पेशव्यांच्या द्यायचं पांघरून पडलं आला आमच्याच सेवेत पण इब्राहिम खान तर त्याचा पाहुणाच ना मग त्याचा खानाविरोधी एवढा जळफळाट कसा इब्राहिम आपल्या सेवेत आले तेव्हापासून तर मुझफ्फर तुमच्यावर भडकूनच होता शमशेर बहादूर म्हणाले काही फळ जन्मताच कडू असतात त्याला साखरेत गोळा तुपात तळा पण मूळचा वाण त्याचा काही जायचा नाही बघा आम्ही गारपिरावर असतानाच त्याच्या जमातानं हैदर खानानं आम्हाला बेसावध बघून आमच्यावर हत्यार चालवलं बरं नागोजी गुजर शेजारी होता नाहीतर आम्ही त्या दिवशी प्राणालाच मुकलो असतो हा मुचा फरचा पाजीपणा पेशव्यांनी तर त्याचा बदला लगेच घेतला जास्ती चौकशीच्या नादीन लागता एका दिवसात सासऱ्या जावयासह आठ गारद्यांची डोकी उडवली महिपतराव चिटणीस पाहुणा म्हणाले असे नानासाहेब न करते तर नवलच बळवंतराव चिटणीस म्हणाले दौलतीत काही व्यक्ती स्वार्थासाठी नाना भाऊन बिब्बा कालवायचा प्रयत्न करतात नाहीतर पेशव्यांचे भाऊंवर किती प्रेम होते हे बालपणी आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे बरे एकाच्या पायास ठेच लागली तर दुसऱ्याच्या डोळ्यातून आसेवे गळावीत इतकी नॅरीप्रीत आहे ही पण भाऊसाहेब तुम्ही काही म्हणा जेव्हा गारद्याकडून आपल्या अंगावर वार झाले तेव्हापासून साऱ्यांचा गारद्यांवरचा विश्वास उडाला आहे बघा ही नमक केवळ दगाबाज आहे जुने जानते सरदाराही म्हणतात एवढे भाऊसाहेबांच्या जीवावर बेतले होते तरी भाऊसाहेब गार्द्यांचे लाड करतत तरी कसे इब्राहिमवर इतका विश्वास का ठेवतात नाना पुरंदरे विचारू लागले कोणतीही जात नम खराब नसते हा वृत्तीचा भाग झाला खुद्द शिवाजीराजांच्या काळातही या मातीतल्या वतनदारांनी थोडी गद्दारी केली का पण का कुणास्ठाव इब्राहिम हा मला पहिल्या भेटीपासूनच हुकुमाचा बंदा आणि वृत्तीचा साजिंदा गुरुस्थ वाटतो फार गरिबीतून वर आला आहे तो भुसीच्या सैन्यापुढं एक निशानीची साधी काठी घेऊन पाळणारा पोर म्हणून आयुष्याला त्यानं प्रारंभ केला आणि आज कुठल्या कुठे पोहोचला काही दिवसांपूर्वीच त्याने देवगिरीकरांना पोळून काढलं निजामाला दारुराज गुडघ्यांवर आणलं निजामाचं कंबर्ड त्याच्याच कवायती कंपून मोडून काढलं फिरंगी तोफा बंदुकातलं त्याचं ज्ञान एकदा आदेश प्राप्त झाला की सरळ आगीला बिडणं पड्या बड्या बुरुस ताटांना हा मनता खिंडार पाडणं या त्याच्या जादूगिरीच्या सर्वांनाच कल्पना आहे आज हिंदुस्थानात तो कोणाच्याही सेवेत निघाला तर तिथला राजा आणि प्रजा वेशीबाहेर चार चार पावलं येऊन त्याचं हर्षभरानं स्वागत करतील या अशा अनमोल रत्नाचा उपयोग आम्हाला या मोहिमेत करून घ्यायचा आहे बातचीत सुरू असतानाच सेवक धावत आला त्यानं इब्राहिम खान गारदी आल्याची वर्दी दिली साऱ्यांच्या नजरा वळल्या पाच फूट उंच भक्कम हाडापेरांचा काळा कबिन्न देय एखादा कडा सरकावा तसा मसलती धीम्या चाली न आला काळ्या तोंडाला देवीच्या व्रणांनी अधिक उग्र स्वरूप दिलं होतं काळ्या शार मुद्रेवर दोन्ही डोळ्यांची तांबडी बडक बुबुळं मसोबाच्या चांदीच्या डोळ्यांप्रमाणे भासत होती त्याची चाल आणि सारी ऐठ फिरंगी धर्तीची होती डोळीवर फ्रेंच धर्तीची तांबडी टोपी गुडक्यापर्यंत लांबच लांब नारिंगी कोट पाय गिरणारे लांब सडक बूट असा त्याचा रुबाब होता टोपीतला पांढऱ्या रंगाचा तुरा बळीच्या पंखासारखा खुलून दिसत होता भाऊसाहेबांना पाहताच तो झुकून म्हणाला अलेकुम सलाम सलाम वालेकुम गुस्ता की मा आपला निरोप आला तेव्हा आम्ही कवायतीकडेच होतो त्यामुळे थोडा देर झाला माफी करणार कुछ बात नाही ना बाप साप तशरीफ राखो भाऊसाहेब बोलले भाऊसाहेबांची आज्ञा होताच इब्राहिम खान विरासन ठोकू लागला पण तंग कपड्यानिशी ते त्याला काही जमेना म्हणून त्याने सरळ खाली बैठक मारली इब्राहिम खान मराठ्यांच्या सेवेत येऊन सहा सात महिने झाले असतील व नसतील जेव्हा मोकळीक मिळेल तेव्हा तो आपल्या लष्करी व्यापातच मग्न असायचा भाऊसाहेब आणि इब्राहिममध्ये बातचीत सुरू झाली बाकीचे सारे ऐकू लागले भाऊसाहेब म्हणाले नवाबसाहेब आपल्या पलटणीवरच आमची भिस्त आहे हे आपण जानता। आमचा पुराणा तोफखाना म्हणजे नाद गेलेलं हो। आता आगीच्या कल्लोळानं गनिम भाजून काढणं ही तुमचंच कर्तव्य हुजूर या कर्तव्यात कदापी कसूर होणार नाही एकदा इमान प्रमाण झाले म्हणजे त्याला हा इब्राहिम बंदाच राहणार मग आमची कोणी गर्जन छाटली तरी बेहत्तर मरता मरता शे सव्वाशेर घेऊनच जाऊ आता रणनीती बदलली नव्या दुनियेला सामोरं जावं लागणार आहे आमचा पुराणा तोफकाना काय कामाचा आपल्या कवायती कंपूच्या पराक्रमावर आम्ही खुश आहोत माझा पुरा भरोसा आहे तुमच्यावर तथापि मराठी शाहीची पडझड विजय पराभव अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले विठ्ठलराव विंचूरकर मल्हारराव होळकर दमाजी गायकवाड मानजी पायगुडेसारखी जुनी माणसंही आमच्या लष्करात आहेत असतीलही पुढे त्यांचा शिवप्रभू प्रभूंच्या गनिमी काव्यावर गाढा विश्वास आहे बहुतांशी ती वृद्ध मंडळी नव्या पद्धतीची लढाई मानणार देखील नाही माझ्या मते ज्या शत्रूला आपण सामोर जाणार आहोत तो काबुल कंदा हरी साधासुदा हलका फुलका नक्कीच नाही जेव्हा अंतर्वेदीत आमचा अंतिम जंग होईल तेव्हा तुमच्या फिरंगी तोफांचाच उपयोग होईल नाहीतर रानोजींचा पुत्र दत्ताजी काही कमीशूर होता का तशीच गत पुन्हा आमची व्हायची त्याचसाठी आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला बजावतो हवीती नालबंदी काजदाना मागा पण नवाबसाहेब त्या कंदा आलींना दख्खनचं पाणी दाखवा साहेबान माझ्यावर आणि माझ्या फौजेवर आपण एवढी मर्जी दाखवत आहात त्याला तडा कधी कदापिही जाऊ देणार नाही मी त्या भरोशाबद्दल मी आपला एसान आहे आम्ही आमची सलामी देवगिरीच्या युद्धात दाखवलीच आहे येत्या महायुद्धात आम्ही दुराणी तुराणींची भंभेरी उडवू आमचा दारूगळ्यांचा असा तडाका देऊ की आंतर्वेदीत गंगा यमुनेबरोबर रक्ताची तिसरी नदी वाईल मुझफ्फरखानाच्या त्या प्रकारानं काही म्हटले तरी गार्दी थोडे बदनाम झाले आहेत हा तुमच्यावरचा कलंक भाऊसाहेबांना मध्ये चढवून गार्दी बोलला आम्ही जरूर धुऊन काढू हुजूर झाडावरचं एखादं फळ खिडलं म्हणून अन्य फळांना पाड लागणारच नाही का एका मुजफ्फरच्या नमक हरामी बद्दल साऱ्या गर्द्यांना दोषी कसा करता येईल भाऊ साहेब आपण झुंजायची ही, ही अपूर्व संधी देत आहात आम्हाला त्याबद्दल शुक्रगुजार होसान मन बी हो आंतर्वेद प्रांताकडे गनिमी काव्याचा फारसा उपयोग होईल याची मला शाश्वती नाही नुकतीच शिंद्यांची जी दानादान उडाली होळकरांची पळताबोई थोडी झाली त्यावरून आम्ही या मताला पोहोचलो आहोत की माती बदलेल तसं शस्त्र आणि प्रसंगी शास्त्रही बदलायलाच हवं अब्दालीची तोफा अजिंक्य अभेद्य आहेत असं आम्ही ऐकून आहोत हुजूर अभेद्याचा छेद घेऊन त्याला भेद पाडणं ही कामगिरी आता आमची इब्राहिम पुढे बोलला पण भाऊसाहेब आम्ही तोफांच्या संगती सोबतीनं अचूक निशानीनं पण धीम्या पावलानं चालणार तुम्ही मराठे घोड्यावरून दौड मारणार आम्हाला पळवायला पाय नाही आम्ही तसे बिन पाळायचेच बरे जर गनिम चालून आला आणि आपले लश्कर दौडीने पळालं तर आमची वासलात काय भाऊसाहेब असले आणि इब्राहिम खानास दीर देत म्हणाले नवाबसाहेब आपण बिनघोर असाव, असा काही निदान प्रसंग उद्भवलाच तर प्राण गेला तरी आमच्याच्याने रणत्याग व्हायचा नाही आम्ही इमान तोडणार नाही जिथे तुम्ही उभे राहाल तिथेच मीही गाडून उभा राहील आमच्या वचनात अंतर पडायचं नाही इमान प्रमाण झालं भाऊसाहेबांनी इब्राहिमच्या बेल भंडारा दिला इब्राहिमने आपली सान करोटी भाऊसाहेबांच्या हवाली केली दोघांनी निघताना एकमेकांना घट्ट आलिंगन दिले भाग सहा समाप्त